संन्यास हाच सर्वश्रेष्ठ आश्रम आहे आणि ब्राह्मण हाच सर्वश्रेष्ठ वर्ण आहे सर्व शास्त्र शिरोमणी असा सिद्धांत आहे जन्मभूमीनुसार आसन प्रकृत योनृम निचोत्तमा शोच तोष शांतिराज्रव मदभक्ति दया सत्यम वम तेजोबल धुतिशौर्य तिक्षोद स्थे ब्राह्मणी क्षत्र प्रकृतस्ति वम आस्तिम दाननिष्ठा चंम वो अतुष्टिथोर्पचय प्रकृतयस्तिव तत्रलब्धेन संतोषः मयया त्र लेंोष मनुत ममसोचमणुतस्ेय नास्तिक्यय शुष्कग्रह काम क्रोधश त तर्श स्वभाव न्यावसाईना भूतप्रिय हिहा धर्मोय सावर्णिक या विद्वान मंडळीत संस्कृत श्लोकांचा अर्थ सगळेच जाणतात म्हणून मी या सर्व श्लोकांचा अनुवाद करीत नाही मी केवळ इतके सांगू इच्छितो की वर्ण तथा आश्रमाची व्यवस्था ही वैध्य जीवनाचा मूळ आधार आहे ज्या देशात वर्णाश्रम व्यवस्थेचा जितका अभाव आहे त्या देशात अधार्मिकतेचे प्राबल्य तितकेच जास्त असते आता विचारणीय आहे की कर्मासंबंधी ज्या नित्य आणि नैमित्तिक या दोन शब्दांचा वापर केला जातो तो कशाप्रकारे होतो शास्त्रांच्या गुढ गुढ अतिगुढ तात्पर्यावर विचारपूर्वक पाहिल्याने कर्मासंबंधी हे दोन्ही शब्द परमार्थिक भावाने उपयोगात आणले जात नाहीत केवळ व्यवहारिक अथवा औपचारिक भावानेच वापरले जातात नित्य धर्म, नित्य कर्म नित्य तत्व इत्यादी शब्द केवळ जीवाच्या विशुद्ध चिन्मयेच्या व्यतिरिक्त आणखीन कुठल्याही परिस्थितीत उपयोगात आणले जाऊ शकत नाहीत परंतु कर्मास लक्ष बनवून नित्य शब्दाचा जो प्रयोग केला जातो तो या संसारात तत्वास दुरून लक्ष करण्याकरिता केवळ औपचारिक भावाने कर्मास नित्य म्हटले जाते कर्म कधीही नित्य होऊ शकत नाही कर्म जेव्हा कर्मयोगाद्वारे ज्ञानास लक्ष करते आणि ज्ञान जेव्हा भक्तीस लक्ष करते तेव्हा कर्म आणि ज्ञान अौपचारिक औपचारिक भावाने नित्य म्हटले जातात ब्राह्मणांच्या संध्यावंद नित्यकर्म म्हटल्याने केवळ हेच समजते की शारीरिक भौतिक क्रियांच्या माध्यमातून भक्तीस जे दुरुणच उद्देश करणारे मार्ग आहेत ते नित्यधर्मास लक्ष केल्यामुळे ते नित्य आहेत ते, आहे ते वस्तुत नित्य नाहीत याचे नाव उपचार आहे वस्तुत विचार केल्यावर जीवांकरिता कृष्णप्रेमच एकमात्र नित्यकर्म आहे याचे तात्विक नाम विशुद्ध चिदाणुशील आहे या कार्याच्या साधनेकरिता ज्या जड कार्याचे अवलंबन करावे लागते ते नित्यकर्माचे सहाय्यक असते म्हणून अशा कर्मांना नित्यकर्म म्हणण्यात काहीच दोष नाही तात्त्विक रूपाने पाहिले तर त्यास नित्य न म्हणता नैमित्तिक म्हणणेच उचित ठरेल कर्मात जे नित्यनैमित्तिक विभाग आहेत ते केवळ व्यवहारिक आहेत तात्विक नाहीत वस्तूचा विचार केल्यास शुद्ध चिदणुशील जीवाचा नित्य धर्म आहे अन्य जितके धर्म आहेत ते सगळे नैमित्तिक आहेत वर्णाश्रम धर्म अष्टांग योग सांख्य ज्ञान तथा तपस्या हे सगळे नैमित्तिक धर्म आहेत जीव जर बद्ध नसता तर या धर्मांची काहीच आवश्यकताच नव्हती जीव असल्याने मायामुग्ध अवस्था हेच एक निमित्त आहे या निमित्तानेच उपरोक्त धर्म धर्मसमूह वर्णाश्रम आदी धर्म झाले आहेत म्हणूनच तात्विक विचाराने हे सगळेच नैमित्तिक धर्म आहेत ब्राह्मणांची श्रेष्ठता संध्यावंदनादी कर्म आणि त्यांचा कर्मत्याग केल्यावर संन्यासग्रहण हे नैमित्तिक धर्म आहेत हे सगळे कर्म धर्मशास्त्रामध्ये प्रशस्त आणि अधिकार भेदाने नितांत उपयोग उपादेय मानले जातात तथापि नित्यकर्मांसमोर यांचा काहीच सन्मान नाही भागवत। नाहीगवत विप्रादि गुण युतादर विंदनाभ पादारमुखातिष्ठ विंद मने तदर्पित मनोवचने हिता प्राण कुणातम न तुरी मान सत्युती वेद श्रवण आणि व्रत हे बारा धर्म ब्राह्मणांचे आहेत असे द्वादश गुण विशिष्ट ब्राह्मण जगतात पूजनीय तर आहेत परंतु जर या सर्व गुणांनी युक्त देखील सर्व गुणांनी युक्त होऊन देखील ते कृष्ण भक्ती शून्य असतील तर त्या ब्राह्मणांपेक्षा भक्त चांडाळ असून देखील तो श्रेष्ठ आहे तात्पर्य हे आहे की चांडाळांच्या वंशात जन्म लाभून साधुसंगरूप संस्काराद्वारे ज्या व्यक्ती जीवाच्या नित्यधर्म रूप चिदाणुशील शिलनात लागल्या आहेत त्या शुद्ध चिदाणुशील रूपी नित्यधर्मानुशीलपासून विरत परंतु नैमितिक धर्मात निरत राहणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा देखील श्रेष्ठ आहेत जगात दोन प्रकारचे मनुष्य असतात अर्थात उदित विवेक आणि अनुदित विवेक अनुदित विवेक मनुष्यच अनुदित अनुदित विवेक मनुष्य संसारात बहुधा आढळतात उदित विवेक खूप विरळ आहे अनुदित विवेक मनुष्यामध्ये ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे आणि आपल्या वर्णयानुसार वैष्णवांचा व्यवहार आणि अनुदित विवेक मनुष्याचा व्यवहार अवश्यच निराळा असेल निराळे असूनही वैष्णवांचे व्यवहार अनुदित विवेक मनुष्याच्या शासनाकरिता बनवलेल्या स्मार्थविधानाच्या तात्पर्याच्या विरुद्ध नसतात शास्त्राचे तात्पर्य सर्वत्र एकच आहे अनुदित विवेक मनुष्याच्या मनुष्यशास्त्रांच्या स्थूल वचनांच्या एका अंशात अभा आबद्ध राहण्याकरिता बाध्य आहेत उदित विवेक मनुष्य मनुश्या शास्त्राच्या तात्पर्यास बंधुभावाने ग्रहण करतात क्रियेत भेद झाल्यावर सुद्धा तात्पर्यात भेद नसतो अनधिकारीच्या दृष्टीने उदित विवेक पुरुषांचे व्यवहार साधारण व्यवहाराच्या विरुद्ध प्रतीत होतात परंतु वास्तविक त्यांच्या भिन्न व्यवहाराचे मूळ तात्पर्य एक आहे उदित विवेक मनुष्याच्या दृष्टीने साधारण लोकांकरिता नैमितिक धर्म उपदेश योग्य आहे परंतु नैमितिक धर्म वास्तवात असंपूर्ण त्याज्य मिश्र आणि अचिरस्तायी आहे नैमित्तिक धर्मात शास्त्रात साक्षात चिदनुशीलन नाही चिदणुशीलच्या आश्रयात जडानुशीलस ग्रहण केल्याने तो केवळ चिदनुशील रूप उपयोग उप उपेयाच्या प्राप्तीचा उपाय मात्र असतो उपाय उपेयास देऊन शांत होऊन जातो म्हणूनच उपाय कधीही संपूर्ण नसतो उपेयवस्तूंची खंडावस्था मात्र आहे म्हणूनच नैमित्तिक धर्म कधीच संपूर्ण नाही उदाहरण ब्राह्मणांची संध्यावंद कर्मचिके होत नाहीत त्यानंतर बरेच दिवसापर्यंत वैद्य व्यापारात राहता राहता जेव्हा साधुसंग संस्काराद्वारे चितणुशील रूपी हरिणामात रुची होते तेव्हा कर्माच्या आकारात मंग मग संध्यावंदनादी राहत नाहीत हरिणाम संपूर्ण चेदनुशील आहे संध्यावंदनादी केवळ उक्त प्रधान कार्याचे उपाय मात्र आहेत ते कदापि संपूर्ण तत्व होऊ शकत नाहीत नैमितिक धर्म सउद्देशक असल्या कारिणाने आदरणीय असूनही हेय मिश्र आहे चित तत्वच जड आणि जडाचा संघच जीवाकरिता तुच्छ आहे, जड़ जीवा आहे। नैमितिक धर्मात अधिक जडत्व आहे आणि त्यात अवांतर फळे इतकी अधिक आहेत की जीव त्या सर्व शुद्रफळांमध्ये पडून राहूच शकत नाही जसे ब्राह्मणांकरिता ईश्वर उपासना चांगली गोष्ट आहे परंतु मी ब्राह्मण आहे आणि अन्य जीव माझ्यापेक्षा हीन आहेत असा मिथ्या अभिमान ब्राह्मणाच्या उपासनेक धर्माच्या अनिवार्य सहचर्य आहेत यांच्यापासून वाचलो तरच मूळ उद्देश असणारे चित अनुशील संभव होऊ शकते म्हणूनच नैमित्तिक धर्मात जीवाकरिता हेयतेचा अंशच अधिक आहे नैमित्तिक धर्म अचिरस्थायी आहे जीवाच्या सर्व अवस्थांमध्ये आणि सर्व काळी नैमित्तिक धर्म नसतो जसे ब्राह्मणांचा ब्राह्मधर्म क्षत्रियांचा शा शास्त्रधर्म धर्म, आदी नैमित्तिक धर्मनिमित्त समाप्त होताच दूर होऊन जातात जसे एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण जन्मानंतर चांडाळाचा जन्म प्राप्त केला त्यावेळेसच त्याचा ब्राह्मणवर्णाचा नैमित्तिक धर्म मग त्याचा स्वधर्म राहत नाही स्वधर्म शब्दसुद्धा येथे औपचारिक आहे प्रत्येक जन्मात जीवाच्या स्वधर्मात परिवर्तन होते परंतु कुठल्याही जन्मात जीवाच्या नित्यधर्मात परिवर्तन होत नाही नित्यधर्मच वास्तवात जीवाचा स्वधर्म आहे नैमितिक धर्म अरचि अचिरस्तायी आहे तेव्हा तर विचार तेव्हा जर विचारलं की वैष्णवधर्म काय आहे तर त्याला उत्तर असे आहे की वैष्णवधर्मच जीवाचा नित्यधर्म आहे वैष्णवजीव जड मुक्त अवस्थेत विशुद्ध चिदाकारात प्रेमाचे अनुशीलन करतात आणि जडबद्ध अवस्थेत उदित विवेक होऊन जड आणि जडासंबंधी विषयातून चिदानुशीलस अनुकूल विषयांना आदरपूर्वक ग्रहण करतात तथा सर्व प्रतिकूल विषयांचे वर्जन करतात ते शास्त्रीय विधिनिषेधाच्या अधीन होऊन कुठलेच काम करीत नाहीत जी विधी जेव्हा हरिभजनाचे अनुकूल असते तिचा आदर ते त्याचवेळी करतात आणि जी प्रतिकूल असते तिचा तत्क्षणी अनादर करतात निषेधासंबंधीसुद्धा वैष्णवांचा व्यवहार तसाच असतो वैष्णवच जगता से बंधु आव जगत मंगलकारी आगा मी आज या वैष्णव सभत विनीत भावाने वित वी... है अपन मजा दोषां क्षमा करावी अन्न जेव वैष्णवदास वैष्णव सभे साष्टांग प्रणाम करपरियात बसले वैष्णव डो्यात अश्रुधारा प्रवाहित होली सर्व लोग एक साथ धन्य धन्य मू लगले त्याचबरोबर गोदरूमच्या कुंजतही धन्य धन्य असा ध्वनीसुगायक ब्राह्मणाला अनेक विचारणीय स्थळी निघूढ सत्य दिसली आणि काही काही ठिकाणी थोड्या थोड्या शंका देखील उपस्थित झाल्या ते काहीही असो त्यांच्या हृदयात वैष्णव धर्माचे श्रद्धाबीज काहीसे पुष्ट झाले ते हात जोडत म्हणाले महोदय गण मी वैष्णव तर नाही परंतु हरिणाम ऐकता ऐकता वैष्णव झालोय वैष्णव झालोय खरा आपण लोकांनी जर माझ्यावर कृपा करून मला थोडा थोडा उपदेश केलात तर माझे बरेचसे संदेह हो दूर होतील श्री प्रेमदास परमहंस बाबाजी महाशय कृपापूर्वक म्हणाले आपण वेळोवेळी श्रीमान वैष्णवदासांचा संघ करा ते शास्त्राचे मोठे पंडित आहेत वेदांत शास्त्राचे गंभीर अध्ययन केल्यानंतर संन्यास ग्रहण करून ते वाराणसीत वास करीत होते आपले प्राणपती श्री कृष्ण चैतन्य यांनी नवद्वीपात खेचून आणले या क्षणी ते वैष्णव तत्वाचे पूर्ण पंडित आहेत हरिणामात त्यांची प्रगाढ निष्ठा निर्माण झाली आहे प्रश्नकर्त्याचे नाव श्री कालिदास लाहाडी लाहीडी होते त्यांनी बाबाजी महाशयांचे बोलणे ऐकून मनोमन वैष्णवदासांना आपले गुरु मानले त्यांनी विचार केला की हे ब्राह्मण कुळात जन्मले आहेत आणि संन्यासा ग्रहण केलेले आहे म्हणूनच ब्राह्मणास उपदेश देण्यायोग्य आहेत या व्यतिरिक्त वैष्णव तत्वात विशेष पांडित्य दिसून येते त्यांच्याकडून वैष्णव धर्माच्या कितीतरी गोष्टी शिकता येण्याजोग्या आहेत असा विचार करून लाडी महाशयांनी वैष्णवदासांच्या चरणी दंडवत प्रणाम करीत म्हटले महाशय आपण माझ्यावर कृपा करा वैष्णवदासांनी सुद्धा त्यांना दंडवत प्रणाम करीत उत्तर दिले आपली कृपा झाल्यास मी कृतार्थ होईन त्या दिवशी जवळजवळ संध्याकाळ होऊ लागली होती लोक आपापल्या घरी जाऊ लागले लाहीडी महाशयांचे घर गावातल्या एका गुप्तस्थानी होते ते देखील एका कुंजात कुंजाच्या मध्यभागी माधवी मंडप आणि तुळशी देवीचा चबुतराची फांद्यांचे कुंपण केलेले होते बेल निंब आणि कितीतरी फळा फुलांचे वृक्ष तेथे शोभायमान होत होते त्या कुंजाचे अधिकारी माधवदास बाबा होते बाबाजी पाहिले तर निर्मळ संत होते परंतु संघ दोषामुळे त्यांच्या वैष्णवतेस विशेष कलंक लागला होता श्री संघाच्या दोषाने दूषित झाल्याने भजना अर्थाभावामुळे त्यांचा खर्च सुद्धा भागत नसे ते अनेक ठिकाणाहून भिक्षा ग्रहण करीत आणि एक घर भाड्याने घेऊन निर्वाह करीत त्याच घरात निर्वाह करीत होते त्याच घरात लाहीडी महाशयांनी मुक्काम केला होता आज अर्ध्या रात्री लाहिडी महाशयांची निद्रा भंगली ते बाबा वैष्णवदासांच्या वकृत्वाच्या सार सार्थावर मनोमन विचार करू लागले आज अर्ध्या रात्री लाहीडी महाशयांची निद्रा बंगली ते बाबा वैष्णव अंगणात कसलासा आवाज झाला त्यांनी बाहेर निघून पाहिले की बाबा माधवदास एका स्त्रीसोबत अंगणात उभे राहून बोलत आहे होते त्यांना पाहता स्त्री ती स्त्री पळाली लाहिडी महाशयांसमोर लाडी समोर लज्जित होऊन बाबा माधवदास उभे राहिले लाहीडी महाशयांनी विचारले बाबाजी हे प्रकरण तरी काय आहे माधवदास बाबाजी सजल नयनांनी म्हणाले माझे दुर्भाग्य आणि काय सांगू माझे दुर्दैव आणि काय सांगू मी काय होतो आणि काय झालोय परमहंस बाबाजी महाराज माझ्यावर किती श्रद्धा ठेवित असत आता त्यांच्या जवळ देखील जाण्यास मला लाज वाटते लाहिडी महाशय म्हणाले स्पष्ट सब शब्दात सांगा म्हणजे मला काही कळेल माधवदास सांगू लागले ज्या स्त्री आपण आता पाहिले ती माझी पूर्वाश्रमीची विवाहित पत्नी होती मी वे वेश ग्रहण केल्यानंतर काही दिवसांनी ती श्रीपाद शांतीपुरात गंगा किनारी एका कुटी बनवून राहू लागली अशा प्रकारे बरेच दिवस गेले एक दिवस श्रीपाद शांतीपुरात गंगा किनारी तिला पाहून मी म्हणालो तू घर का सोडलेस ती म्हणाली संसार आता मला आवडेनासा झालाय आपल्या चरणसेवेपासून वंचित झाल्यानंतर मी तीर्थवास करीत आहे भिक्षा शिकवण करून कसे तरी आपला जीवन निर्वाह करीत आहे यावर मी तिच्याशी काहीही न बोलता गोद्रुमी परतलो ती देखील हळूहळू गोद्रुमी येऊन एका अहिराच्या घरी राहू लागली रोज कुठे ना कुठे तिच्याशी भेट घडतच होती मी तिचा पिछा सोडवण्याचा जितकी इच्छा करायचो ती तितकीच घनिष्ठता वाढवू लागली आता तिने एक आश्रम बनवला आहे मध्यरात्रीनंतर इथे येऊन माझा सर्वनाश करण्याचा प्रयत्न करीत असते आता चारीकडे माझी बदनामी पसरते आहे त्याचबरोबर माझे भजनादीसुद्धा कमी झाले आहे श्रीकृष्ण चैतन्यांच्या दासांमध्ये मी कुलांकार आहे छोट्या हरिदासास दंड मिळाल्यानंतर आता मी देखील एक दंडनीय मनुष्य झालोय श्री गोद्रुमातील बाबा लोकांनी कृपा करून मला अजूनही दंड दिलेला नाही पण आता ते माझ्यावर श्रद्धा ठेवत नाहीत त्यांचे म्हणणे ऐकून लाहडी महाशय म्हणाले बाबा माधवदास आता आपण सावधान व्हा असे म्हणत ते आपल्या घरात निघून गेले बाबाजीसुद्धा आपल्या गादीवर गेले रात्री लाहीडी महाशयांना झोपच आली नाही ते मनोमन विचार करू लागले की माधवदास तर वाता वाताशी होऊन अदनास लागलेत म्हणून आता माझे सुद्धा येते राहणे योग्य नाही कारण जरी संगदोष झाला नाही तरी बदनामी अवश्य होईल मग शुद्ध वैष्णवगण मला उपदेश करणार नाहीत प्रातकाळीच त्यांनी प्रद्युम्न कुंजात येऊन यथाविधी श्री वैष्णवदासांना अभिवादन करून त्यांच्या कुंजात राहण्यासाठी एक स्थान मागितले वैष्णवदासांनी बाबा परमहंस महाराजांकडून आज्ञा घेऊन कुंजाच्या एका सीमेवर एका कुटीत त्यांना राहण्याची आज्ञा दिली तेव्हापासून लाहिडी महाशयांनी त्याच कुटीत राहून समीपच कोण्या ब्राह्मणाच्या घरी प्रसाद ग्रहण करण्याची व्यवस्था करून टाकली तिसरा अध्याय समाप्त